वाल्मिकी राय अरण्यकंड सारे वन दिन आवाज विचारुठला विचार बोला ना जनू पेटल तो राक्षसा प्रश्नाला अत्यंत तेजस्वी राश्वाकूकुला आहोत् आम्मी दोगे सदाचारा वगनेे क्षत्रिय आहोत और वनात फिर संगी ओला तू कोण या दंडकारण्यात फिरत आहेस असे विचारले सत्याचरणी रामाला विराध म्हणाला अरे राजा राघवा माझ्याविषयी सांगतोय मी जवाचा पुत्र माझी माता शतरह्रदा या पृथ्वीवरचे सर्व राक्षस मला विराध म्हणतात मी तप केले आणि ब्रम्हदेवाच्या प्रसादाने शस्त्राने माझा वध किंवा मला जखम किंवा माझे तुकडे होऊ शकणार नाहीत अशी स्थिती मला प्राप्त झाली आहे या सुंदरीला येथे सोडून काही मनात न धरता जसे आला तसे त्वरा करून येथून पळा नाहीतर डोळे लाल करून त्या विद्रुप पापी वृत्तीच्या विराज राक्षसाला म्हणाला क्षुद्रा तुझा मी धिक्कार करतो हलकी इच्छा धरून तू खचित मृत्यू मागत आहेस तुला तो युद्धातच मिळेल थांब मी जिवंत असताना तू सुटणार नाहीस आणि रामाने धनुष्य सज्ज करून धार, -धार बाण त्याच्यावर लावली आणि झटकन नेम धरून तो ते राक्षसावर मारले दोरी लावलेल्या धनुष्याने त्याने फोडून टाकून रक्ताने माखून भूमीवर पडले त्याने तो जखमी झाला त्याने वैद्यला खाली टाकले आणि आपला शूल उगारून क्रोधाने तो राक्षस राम धावून गेला त्याने मोठ्याने नाद केला आणि इंद्रध्वजारखा शूल हाती घेतला त्यावेळी दिसू लागला तेव्हा दो ते त्या दोघाही तेजस्वी शरांचा प्रलय काळासारख्या विराध राक्षसावर केला मोठमोठ्याने हसून तो महाभयंकर राक्षस उभा राहिला आणि त्याने जांभई दिली त्या जांभई बरोबर ते वेगाने जाणारे बाण त्याच्या शरीरातून खाली पडले वरदानाच्या जोरावर आपले प्राण थांबून धरून तो विराज राक्षस शूल उगारून त्या दोघांवर धावला अग्नीप्रमाणे झळा वज्रासारख्या त्या शूलाचा शस्त्रधार्यात श्रेष्ठ आशा रामाने दोन शहरांनी छेद केला रामाच्या बाळाने तोडलेला त्याचा तो शूल भूमीवर पडला तेव्हा जणू मेरू पर्वताचा शिलाभाग वीज पडून तुटून पडावा असे वाटले त्या दोघांनी कृष्ण सर्पासारखी आपली सच्ची असलेली चटकन उगारून शूर वेगाने खाली पडत असताना त्याने न डगमगता येणाऱ्या त्या नर व्याघाना आपल्या बाहून घट्ट धरले आणि तो भयानक राक्षस त्या ते दोघांना तेथून घेऊन जाण्याच्या विचारात होता त्याचा जा बेद जाणून राम लक्ष्मणाला रा म्हणाला हा राक्षस या मार्गाने आपल्याला घेऊन जाऊ दे तो तोपर्यंत काही करू नकोस लक्ष्मणा जशी त्याची इच्छा असेल तसे त्याला नेऊ दे ज्या मार्गाने हा निशाचर जाईल तोच आपला मार्ग त्या राक्षसाने आपल्या बळाच्या जोरावर त्यांना उचलले आणि बळाने उद्धत होऊन त्या ते दोघांना त्याने लहान मुलाप्रमाणे खांद्यावर टाकले त्यांना खांद्यावर टाकून तो विराध राक्षस भयंकर आवाज करीत वनाकडे तोंड करून निघाला दाटलेल्या मेघांसारखा त्या ते वनात त्याने प्रवेश केला ते वन मोठमोठ्या विविध वृक्षांनी भरलेले होते नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या कळपाने चित्रविचित्र दिसणारे चंदन वृक्षांनी भरलेले आणि भयानक श्वापदे आणि हरिणे यांनी पूर्ण असलेले ते वन होते अरण्यकांडाचा तिसरा सर्ग समाप्त